मेकी रामायण उत्तर सर्ग छप्पनवा रामाचे बोरणे त्या शत्रुहता लक्ष्मण रामाला दैदिप्यमान रामान म्हणाला रामा देह सोडून दिल्यानंतर द्विजा आणि राजा हे देवानाही मान्य असणारे दोघे पुन्हा देहाशी कसे जोडले बरे लक्ष्मणाने असे विचारले तेव्हा ईश्वाकुनंदन महा तेजस्वी श्रेष्ठ राम म्हणाला एकमेकांच्या शापाने देह सोडल्यानंतर ते धर्मनिष्ठ उभयता तपोधन राजा आणि ब्राह्मण ऋषी वायुरूप झाले महामुने महातेजस्वी वशिष्ठ अशरिरी दुसर करता पिता ब्रह्मदेव गंदन करूप अवस्थे ब्रह्मदेव मंटले भगवान निहमी ऐसी शापाने मी विदेही अंडोत्पन्ना देवदेवा मे वायूप ही नवकाष्ठे से दुख उत्पन्न होते देह नभो सर्व कार्य लोप पावत म्हणून दुसरे कोणाच्या तरी देहात कृपा करून माझे अस्तित्व राहू देव म्हणाले द्विजोत्तमा तू योनी बाहेर जन्मलेला असाच राहशील मोठे धर्म कार्य करून तो पुन्हा माझ्या अधीन होशील ब्रह्मदेव असे म्हणाले तेव्हा त्यांना नमस्कार व प्रदक्षिणा करून ते वरुणाच्या गृही लग्ब गेले त्यावेळी मित्र म्हणजे सूर्य सुद्धा वरुणा बरोबर वर अप्सरेला वरुणालयात क्रीडा करताना पाहून वरुणाला तिच्याविषयी अत्यंत हर्ष उत्पन्न झाला त्या कमलदला सारख्या नेत्र असणाऱ्या पूर्ण चंद्रासारखी मुख असलेल्या श्रेष्ठ अप्सरेला वरुणाने मैथुना करता पसंत केले पण ती हात चुरून उभी राहून वरुणाला म्हणाली सूरश्रेष्ठा मना गोदरस साक्षात मित्राने पसंत केले. पण वरुण हा मदन पाण्याने व्यथित धरवता तो तिला म्हणाला मी या देवाने निर्माण केलेल्या कुंभात माझे तेज सोडतो हे सुंदरी तुला जर संगम करण्याची इच्छा नसेल तर असे वीर सोडून माझी इच्छा पूर्ण होईल लोकनाथ वरुणाचे ते योग्य उद्गार ऐकून उर्वशी अत्यंत आनंदाने म्हणाली बरे तसेच होते माझे मन तुझ्यावर जडलेले प्रभो तुझ्यावरच माझे अधिक प्रेम आहे पण देह मित्राच आहे उर्वशी असे म्हणाले तेव्हा वरुणाने आपले ते जळत्या अग्निसारखे तेजस्वी रेत त्या ते कुंभात टाकले उर्वशी मग जेथे मित्र देव होता तिकडे गेले पण तो क्रुद्ध होऊन तिला म्हणाला मी अगोदर तुला बोलावले असता मला सोडून तू दुसऱ्याला पती म्हणून का वरलीस पापिष्ठे तू असे का केलेस या तुझ्या दुष्कर्माने तू माझ्या क्रोधाने कलुषित होऊन काही काळपर्यंत मनुष्य लोकात जाऊन वास करशील बुधाचा मुलगा काशीराज राजश्री पुरुरवा म्हणून आहे हे दुर्बुद्धे त्याच्याकडे जा तो तुझा भरता होईल त्या शापामुळे ती पुरुरव्याकडे गेली तो पुरुरबा बुधाचा औरस पुत्र प्रतिष्ठान नगरीत राहत होता पुरुरव्याला तिच्यापासून श्रीमान आयु नावाचा महाबलवान पुत्र झाला त्याचा नहुष नावाचा पुत्र इंद्राप्रमाणे तेजस्वी झाला रुत्रावर वज्र सोडून इंद्र थकून गेला असता याने एक लक्ष वर्षेपर्यंत सुंदर दातांची उत्कृष्ट नेत्रांची ती उर्वशी त्या शापाने पृथ्वीवर गेली आणि ती सुंदरी पुष्कळ येथे राहून शापाचा प्रभाव नष्ट झाल्यावर इंद्रभवनाकडे परत गेली उत्तरकांडाचा छप्पन्नावा सर्व समाप्त